ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेन महा अध्याय संसार संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण शुकाचार्य म्हणाला ध्याभिमानी जीवांच्याकडून सत्वादी गुणांच्या भेदामुळे शुभ अशुभ आणि मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे होत राहतात त्या कर्मानेच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीराशी होणारा जो संयोगवियोगादी रूप असणारा अनादि संसार जीवाला प्राप्त होतो त्याच्या अनुभवाची हो मन आणि पाच ज्ञानेंद्री ही सहादारे होत त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाड चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाऱ्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसार वनात जाऊन पोचतो येथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्माची फळ भोगावे लागते अनेक विघ्नाबोळी येथे त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही तरीसुद्धा तो आपले श्रम मिटवणाऱ्या श्रीहरी व श्री गुरुदेवांच्या चरणा रविंद मकरंद मधूचे रसिक असलेल्या भक्त भ्रमणांच्या मार्गाने जात नाही मनासहित सहा इंद्रियेच या संसार वनात आपल्या कर्माच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत पुष्कळचे कष्ट करून पुरुष जे धन मिळवतो त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपाने होईल तर तोच परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारथी विवेकही नसतो आणि मन ताब्यात राहत नाही त्याच्या त्या, त्या धर्मोपयोगी धनाला मना मनासहित सायंद्रिय पाहणी स्पर्श करणे ऐकणे स्वाद घेणे वास घेणे संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे या व्रतींच्या द्वारा ग्रहस्थोचित विषयभोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बे प्रमुखाचे अनुकरण करणाऱ्या बेसावध व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारो लुटून नेतात एवढेच काय त्या संसार वनात राहणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा ज्यांना पत्नी पुत्र इत्यादी म्हटले जाते परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्याप्रमाणे असतात त्या अर्थलोळूप कुटुंब प्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा धनगर राखण करीत असलेल्या मेन्या पळवून नेतो जसे एखादी नळ भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झोडपे वेली गवत इत्यादीने भरून जाते त्याचप्रमाणे हा ग्रस्थाश्रमही कर्मभूमी असल्याने इथेसुद्धा कर्माचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही कारण ही घर कामनांचा पेटारा आहे त्या ग्रस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनरूपी बाहेरच्या प्राणांना दास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसाकडून तसेच टोळ पक्षी चोर उंदीर इत्यादींपासून हानी पोहोचत असते कधी या मार्गामध्ये भटकत असताना हा अविद्या इच्छा आणि कर्माने कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्व नगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या या मर्त्य लोकाला सत्य समजू लागतो नंतर खाने, पिणे स्त्रीसंग इत्यादी छंदात गुंतून मृगजळाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांच्या मागे धावत जातो कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून ते मिळवण्यासाठी अशाळभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गारतणारा मनुष्य अग्निसाठी व्याकुळ होऊन आग समजून आग्या व्यताळाच्या मागे धावतो कधी या शरीराला जिवंत ठेवणारे घर अन्न पाणी धोन इत्यादींमध्ये आसक्ती ठेवून या संसाररूपी अरण्यामध्ये इकडे तिकडे धावत सुटतो कधी वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसवून घेते तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळावयाच्या धर्ममर्यादेचाही विचार करीत नाही त्यावेळी रजुगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होती की आपल्या कर्माच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो कधी आपले आपणच एकादेवेली विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊन सुद्धा अनादिकालापासून देहामध्ये आत्मबुद्धी राहिली असल्याने विवेकबुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगजळासारख्या विषयांच्या पाठीमागेच पुन्हा धावू लागतो कधी प्रत्यक्ष आवाज करणाऱ्या आसोलाप्रमाणे शत्रूंच्या पाठीमागे आवाज करणाऱ्या घुंगुरट्याप्रमाणे राजाच्या अति कठोराने काळजाला घरे पाडणाऱ्या दटावण्यानी याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होतात पूर्वपुण्य भोगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणीच मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला कृष्णागरु इत्यादी विषारी फळे येणारी पातवृक्ष वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरीप्रमाणे आहेत ज्यांचे धन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही तसेच जे जिवंत असूनही मृद्याप्रमाणे आहेत अशा कंजूष पुरुषांचा आश्रय घेतो कधी असत पुरुषाशी संबंध आल्याने बुद्धीत बिघाड होऊन कोरड्या पडलेल्या नदीत पडून दुःखी होण्याप्रमाणे तो या आणि परलोकी दुःख देणाऱ्या नास्तिकवादाला भुलतो दुसऱ्यांना त्रास दिल्यामुळे जेव्हा याला अन्नही मिळत नाही तेव्हा तो आपल्या सख्या पिता, पिता पुत्र खायला तो तयार होतो कधी वनव्यासारख्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामतः दुःख देणाऱ्या घरांमध्ये तो पोहचतो आणि तिथे त्याला हव्याच्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो कधी काळाप्रमाणे भयंकर असणारा राजारूप राक्षस याच्या परमप्रिय धनरूप प्राणांना हिरावून घेतो त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो कधी काल्पनिक पदार्थांप्रमाणे मिथ्या असणाऱ्या पिता पितामह इत्यादी संबंधांना सत्य समजून त्यांच्या सहवासात स्वप्नाप्रमाणे क्षणिक सुखाचा अनुभव घेतो गृहस्थाश्रमासाठी ज्या कर्मकांडाचा विस्तार आहे त्याचे अनुष्ठान हे एखाद्या पर्वताचा दुर्गम कडा सध्यासारखेच आहे लोकांची तिकडे झालेली प्रवृत्ती पाहून त्याच्या आकर्षणामुळे हाही जेव्हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निरनिराळ्या अडचणीमुळे कलेश भोगून काटे कुठे असलेल्या जमिनीवरून चालणाऱ्या या व्यक्तीप्रमाणे दुःखी होतो कधी पोटाला लागलेल्या असह्य भुकेमुळे कासावीस होऊन आपल्या कुटुंबावरच चिडतो नंतर जेव्हा निद्रारूप अजगराच्या तोंडात सापडतो तेव्हा अज्ञानरूप घोर अंधकारात सापडून निर्जन वनात फेकल्या गेलेल्या मोर्ज्याप्रमाणे झोपून राहतो त्यावेळी ते त्याला कशाचीही शुद्ध राहत नाही कधी त्रास देणारे दुर्जनरूप किडेच्या साई इतका तिरस्कार करतात की ज्या दातांनी हा दुसऱ्याला चावला होतात ते याचे दात फडून जातात ूप मधूर कन शोधता शोधता जेव्हा हा लपून छपून परस्त्री किंवा परधन लुबाडू पाहतो तेव्हा तिचे स्वामी किंवा राजा यांच्या हातून हा मारला जाऊन अशा नरकात जाऊन पडतो की ज्याचा ठाव ठिकाणा लागत नाही म्हणून असे सांगतात की प्रवृत्ती मार्गात राहून केलेली लौकिक आणि वैदिक अशी दोन्ही प्रकारची कर्मी जीवाला संसारातच ढकलतात जरी कोणत्याही प्रकारे राजा इत्यादींच्या बंधनातून याची सुटका झाली तरी अन्यायाने अपहरण केलेली ती स्त्री किंवा ती धन देवद नावाचा दुसराच कोणीतरी हिसकावून घेतो आणि त्याच्याहीपासून विष्णुमित्र नावाचा तिसराच कोणीतरी लोबाडतो अशा प्रकारे ते उपभोग एका पुरुषाकडून दुसऱ्याकडे जातात एके ठिकाणी राहत नाहीत कधी कधी थंडी वारा इत्यादी अनेक अधिदैविक अधिभौतिकांनी आध्यात्मिक दुःखाचे निवारण करण्यास असमर्थ ठरल्याने अपार चिंतेमुळे तो उदास होऊन जातो कधी एकमेकांमध्ये देवघेवीचा व्यवहार करताना कोणा दुसऱ्याच्या दमडी इतक्या किंवा त्यांच्यापेक्षाही कमी धनाची चोरी करतो तेव्हा या ध्येमानीमुळे त्यांच्याशी वैर मांडून बसतो पूर्वीच्या विघ्नाव्यतिरिक्त या मार्गात सुख दुःख रागद्वेष भय अभिमान चुका उन्माद शोक मोह लोभ मत्सर ईर्षा अपमान तहान भूक आधी व्याधी जन्म वृद्धावस्था मृत्यू इत्यादी पुष्कशी अन्य विघ्न आहेत एखादी वेळी देवमाया रूपीणी स्त्रीच्या बाहुपाशात सापडून विवेकही तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतेत घडून राहतो आणि तिच्याबरोबर राहणारी पुत्र कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची मधुर भाषणे नेत्रकटाक्ष आणि हावभाव यामध्ये आसक्त होऊन चित्त त्यांच्यातच गुंतल्याने इंद्रियाचा दास म्हणून तो घोर अंधकारमय नरकात जाऊन पडतो कालचक्र हे साक्षात भगवान विष्णूचे आयुष आहे परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत ते क्षण घटका इत्यादी अवयवांनी युक्त आहे ते नेहमी दक्ष राहून फिरत असते वेगाने बदलणाऱ्या बाल्य तारुण्य इत्यादी अवस्था या त्याचा वेगच आहेत त्या दौरा तो ब्रम्हदेवापासून क्षुद्राधिक्षुद्र गवतापर्यंत सर्व चराचराचा निरंतर संहार करीत राहतो कोणीही त्याच्या घृतीत बाधा आणू शकत नाही त्याची भीती ओळखून सुद्धा ज्यांचे हे कालचक्र स्वतःची आयुष आहेत त्या साक्षात भगवंताची आराधना सोडून हा मंद बुद्धी मनुष्य नास्तिकांच्या फेऱ्यात अडकून कावळे गिधाडे बगळे वटवाघूळ यासारख्या देवतांचा आश्रय घेतो तो नास्तिक स्वतःला तर फसवतोच पण हाई जेव्हा त्याच्या कथाट्यात सापडून दुःखी होतो तेव्हा हा ब्रह्मज्ञानाला शरण जातो परंतु उपनय संस्कारानंतर स्रौत स्मार्थ कर्माद्वारे भगवान यज्ञपुरुषाची आराधना करणे इत्यादी त्याचे जे शास्त्रांनी सांगितलेले आचार आहेत ते याला चांगली वाटत नाहीत म्हणून हा वेदोक्त आचारांना अनुसरून आपली शुद्धी न झाल्या कारणाने शेवटी कर्मशून्याच्या कुळामध्ये प्रवेश करतो ज्याचा स्वभाव वानारांच्या प्रमाणे फक्त कुटुंब पोषण आणि स्त्री सेवन करणे एवढाच असतो तिथे बंधनविरीत स्वच्छंद विहार करण्याने त्याची बुद्धी अत्यंत क्षुद्र होऊन जाते आणि एकमेकांची तोंडे पाहणी इत्यादी विषयभोगात अडकल्याने त्याला आपल्या मृत्यूकाळाची सुद्धा आठवण राहत नाही लौकिक सुख हेच ज्याचे फळ अशा वृक्ष जातीप्रमाणे घरातच सुख मानून वादराप्रमाणे स्त्रीपुत्रांमध्ये आसक्त होऊन हा आपला सगळा वेळ मैथून आदी विषय भोगातच घालवतो अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गात पडून सुखदुःखे भोगीत हा जीव रोगरूपी पर्वताच्या गुहेेत अडकून तिथे राहणाऱ्या मृत्यूरूप हत्येला भीत असतो कधी कधी थंडी वारा इत्यादी अनेक प्रकारच्या आधिदैविक आदी आध्यात्मिक दुःखांची निवृत्ती करण्यात तो जेव्हा असफल होतो त्यावेळी अपार चिंतेने तो खिन्न होतो कधी आपापसात आप खरेदी विक्री करताना लबाडी केली तर थोडेसे धन याच्या हाती लागते कधी धन संपल्यावर जेव्हा याच्याजवळ झोपणे बसणे खाणे इत्यादीसाठी आवश्यक सामग्री राहत नाही तेव्हा आपले इच्छित भोग न मिळाल्या कारणाने तो चोरी तो इत्यादी वाईट मार्गाने ते मिळवण्याचा निश्चय करतो यामुळे त्याला सगळीकडून दुसऱ्याकडून अपमानित व्हावे लागते अशा प्रकारे धनाच्या आसक्तीने एकमेकात वैरभाव वाढवूनही हा आपल्या पूर्वीच्या वासनाने लाचार होऊन आपापसात वैवाहिक संबंध जोडतो आणि ते तोडतोसुद्धा या संसार मार्गावर चालणारा हा जीव अनेक प्रकारची क्लेश आणि विघ्नाने त्रस्त होऊन सुद्धा वाटेत एखाद्यावर जेव्हा आपत्ती येते किंवा जो कोणी मृत्यू पावतो त्याला तिथेच सोडून देतो आणि नव्याने जन्मल्यांची संगत धरतो कधी कोणासाठी शोक करतो कुणाचे दुःख पाहून मूर्छित होतो कुणाचा वियोग होईल या शंकेने भयभीत होतो कुणाशी भांडणदंटा करतो काही संकट आले तर रडू रडू लागतो कधी एखादी मनासारखी गोष्ट झाली जो आनंदा हुरुन जो कभी गाव लगत कभी वंधना पड़ना संकोच करीत नहीं साधुव्रंद कभी ये नहीं हा साधु संगति पास नंचित रहो अशा प्रकार हाही पुढ़े जो है जेत यात्रा सुरूली जिथे या यात्रे शेवट सम परमांजव मात्र अजु हा परत नहीं योगशास्त्रा सुध्ध परमय झेप पोचत नहीं ज्या सर्व प्रकार प्राणियों पीड़ा देने इत्यादि त्याग के ते निवृत्तीपरायन संयमी मुनिजनच त्याला प्राप्त करू शकतात दिग्गजांना जिंकणारे आणि मोठमोठ्या यज्ञांचे अनुष्ठान करणारे राजहर्ष सुद्धा येथेपर्यंत पोहोचू शकत नाहीत ते युद्धभूमीवर शत्रूशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात तसेच जिच्याविषयी ही माझी आहे असा अभिमान धरून त्यांनी वैर मानले होते त्या पृथ्वीवरच आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोकाला जातात आपल्या पुण्य कर्मरूप वेलीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तीपासून आणि या नरकातून सुटका करून घेतली तरी पुन्हा या संसार मार्गात भटकत या जनसमुदायामध्ये तो मिसळून जातो स्वर्ग इत्यादी उर्ध्वलोकात जाणाऱ्यांची हीच ही दशा होते राजर्षी भरताच्या विषयी असे म्हणतात जसे एखादी माशी गरुडाशी बरोबरी करू शकत नाही त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरताच्या मार्गाशी अन्य कोणी राजा मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही पुण्यकीर्ती श्रीहरींचे अनुरक्त होऊन त्यांनी टाकण्यास कठीण अशा मनाला भुरळ पाडणाऱ्या स्त्री पुत्र मित्र आणि राज्य यांचा सुद्धा तारुण्य अवस्थेतच विष्ठेप्रमाणे त्याग केला होता त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी पुत्र स्वजन संपत्ती आणि स्त्रीची एवढेच काय जिच्यासाठी मोठमोठ्या देवता असतात परंतु जी स्वतः त्यांच्या स्वतःवरील मर्जीसाठी त्यांच्यावर दयादृष्टीने पाहत होती त्या लक्ष्मीची सुद्धा त्यांना मुळीची इच्छा नव्हती हे सर्व त्यांना शोभणारे होते कारण ज्या महानुभवांचे चित्त भगवान मधुसूदनांच्या सेवेत तल्लीन झालेले आहे त्यांच्या दृष्टीने मोक्ष पद सुद्धा तुच्छ आहे मृग शरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्च स्वरात ते म्हणाले होते की धर्माचे रक्षण करणारे धर्मानुष्ठानामध्ये निपुण योग स्वरूप सांख्य योगाचे प्रतिपादक प्रकृतीचे आधीच्वर सर्वांतरी आम्ही श्रीहरींना नमस्कार असो राजाचे भरताचे पवित्र गुण आणि कर्माची भक्तजन सुद्धा प्रशंसा करतात त्यांचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद आयुष्य धनाची वृद्धी करणारे लोकांमध्ये सोयश वाढवणारे आणि अंत्यस्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे जो पुरुष हे ऐकतो दुसऱ्यांना ऐकवतो हो आणि याची प्रशंसा करतो त्याच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात त्याला दुसऱ्यांकडे काहीही मागावी लागत नाही या ठिकाणी चौदा हा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू